मृगनयनी मनस्विनी ऑड्री हेपन माणसातील मानवतेला कलेतील सृजनाला नमस्कार मी विदुला भांडारकर मी आज डॉक्टर विनीता महाजनीं लिखित मृगनयनी मनस्विनी या पुस्तकाचे वाचन करणार आहे सुरुवातीला लेखिका डॉक्टर महाजनींचे मनोगत वाचते कॅलिफोर्नियातील सॅराटोगा या पब्लिक लायब्ररीत व्हॉलंटिअरिंग करणे हा गेली काही वर्षे सुखद अनुभव होता अमेरिकेतील विनामूल्य सार्वजनिक ग्रंथालय ही एक आगळी समृद्धी आहे बेंजामिन फ्रँकलिनची ही मूळ कल्पना अठराव्या शतकातील ग्रंथालयात एक समाजसेवा करण्याचे आवडीचे स्थळ म्हणून काम करताना तेथील बुक क्लबचे सभासदत्व घेतले त्यामुळे चांगली निवडक पुस्तके वाचनात येऊ लागली व रोजच तरच्या पुस्तकांच्या सान्निध्यात वेळ जाऊ लागला त्यात चिनी हिंदी वगैरे अनेक भाषांतील पुस्तके असतातच पण लहान ही विभाग अतिशय आकर्षक केलेला असतो सॅराटोगा या कॅलिफोर्नियातील गावात होम अवे फ्रॉम होम असणारे असे हे ग्रंथालय भल्या मोठ्या कौलारू घरासारख्या दिसणाऱ्या जर्दाळू व द्राक्षांच्या मळ्यांनी वेढलेल्या सॅराटोगा लायब्ररीत वावरताना एक पुस्तक समोर आले ऑट्री हेपन या लिजंडरी आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या अभिनेत्रीचे मुखपृष्ठावरील चित्र पाहिल्यावर सुनेत्रा सुनयनी मृगनयनी हे शब्द आठवले मध्यंतरी कोणीतरी एका ईमेलमध्ये जगातील पन्नास सुंदर स्त्रियांची छायाचित्रे पाठवली होती त्यात हॉलिवूडच्या अभिनेत्री होत्या त्या सोफिया लॉरेन्स एलिझाबेथ टेलर इनग्रेट बर्गमन मेरिलिन मनरो अशा अनेक सौंदर्यवती होत्या त्यापैकी ऑड्री हेबनच्या नितळ निरागस स्वच्छ पण विलक्षण आकर्षक डोळ्यांनी सर्वाधिक आकर्षित केले मग फर्ग्युसन महाविद्यालयात शिकत असताना कधी कधी तास बुडून दुपारी जे चित्रपट मैत्रिणींबरोबर बघितले त्यातील रोमन हॉलिडे माय फेअर लेडी हे चित्रपट आठवले तेव्हाही ऑड्री हेबन सर्वाधिक आवडती अभिनेत्री होती हेही आठवले त्यानंतर अनेक वर्षांनी ऑड्री हेबनचे चरित्र वाचल्यावर तिच्या व्यक्तिमत्वाने भारावूनच केल्यासारखे झाले दुसऱ्या महायुद्धाच्या भयभीत वातावरणात हॉलंडमध्ये हाल अपेक्षा भोगत घालवलेले बालपण जागतिक ख्यातीची सुंदर अभिनेत्री त्याचवेळी एक अपवादात्मक अशी आदर्श माता म्हणून घालवलेले उभारीचे तरुण वय व त्यानंतर युनिसेफद्वारा अविकसित राष्ट्रांमध्ये अथक प्रवास करून जडू प्रति मदर टेरेसा असे केलेले प्रचंड काम पीडित बालके व त्यांच्या माता यांच्यासाठी आयुष्याच्या अंतापर्यंत केलेले काम या तीन वेगळ्या दिशांनी गेलेल्या ऑड्री हेबनच्या आयुष्याचे दर्शन झाले तेव्हा मराठीत तिचे चरित्र लिहावे या विचाराने मनात घर केले मग ग्रंथालयातून व्हिडिओज आणून तिचे चित्रपट पुन्हा बघितले त्या ग्रंथालयांचे सहकार्य अमूल्य असते संग्रही नसतील ती पुस्तके व व्हिडिओज ते इतर ग्रंथालयातून मागवतात अथवा विकतही घेतात त्यामुळे तिच्या जीवनाचा अभ्यास करणे सुलभ झाले इंटरनेटवर वर्तमानपत्रातील तिच्या अभिनयाची परीक्षणे डॉक्युमेंटरी फिल्म्स मुलाखती हे सर्व शोधत असताना आढळले की ऑड्री हेबनवर आजवर 15 पेक्षा अधिक पुस्तके लिहिली गेली आहेत तिचा करिश्मा आता इतिहासात जमा झालेला असला तरीही तो चिर वाटतो या पंधरा पुस्तकांचा अभ्यास करताना एक विलक्षण मनस्वी पुस्तकही हाती आले शॉन हेबन फेरर या ऑडरी पंचावन्न वर्ष वया मुला दोन हजार पांच मे प्रसिद्ध के लिए आईवर आई व लिखले भावस्पर्शी अे है पुस्तक बैरी पैरि वॉरन हैरिस सैम वैसन मेलिमा लस्टन ऐलेक्सांडर वॉकर जॉर्डन ख्रिस्टी मार्गारेट कार्डियो टेरेन्स पेपर डोनाल्ड स्पोटो टार्विन डायमंड जेम्स बैंकर्स लूसी हॉलिडे सुजन लेंडर सैरा मैक्विन रॉबिन कॉर्नी अशा अनेक लेखकांनी वेगवेगळ्या दृष्टिकोनातून तिच्यावर पुस्तके लिहिली आहेत हॉलिवूडच्या इतर तारकांपेक्षा तिची प्रतिभा खूपच वेगळी भासली पण असेही वाटले की सतत आध्यात्मिक विचारांच्या प्रभावाखाली राहणे सुचलेल्या कवितांचे संग्रह छापणे समर्थ रामदासांच्या जीवनावर व कार्यावर पुस्तके लिहिणे मनाच्या दोनशे श्लोकांचा जन्ममध्ये अनुवाद करणे अशा लेखन उद्योगात समरसतेने वावरत असताना हॉलिवूडच्या रंगेल स्वैर वातावरणात वावरणाऱ्या लिहावे असे का मनात यावे आणि त्याचे उत्तरही लगेच मनात अवतरले तारी तारकांच्या झगमघाटात मोठ्या सन्मानाने वागणारी ऑड्री हॉलिवूडच्या इतर तारकांपेक्षा खूपच वेगळी शुक्राच्या चांदणीसारखी सात्विक तेजाने देवणारी वाटली तिच्या व्यक्तिमत्वात एक सुप्त आध्यात्मिक सूर झगमगत्या जगात वावरूनही एक अनामिक उदासी नता, अलिप्तता विरक्ती आढळली प्रेम करुणा क्षमाशील समत्व निरक्षीर विवेक आणि लहान मुलासारखी निरागसता हे सारे आध्यात्मिक विचार प्रवाहातून वाहणारे गुण तिच्यात आढळले हा हिरेमानकांचा किमती हार एका अदृश्य सात्विक तेजस्वी पाणीदार शुभ्र मोत्यांच्या सूत्रात गुंफलेला आढळतो हे तिचे रूप जेव्हा सूक्ष्म नजरेने एका विशिष्ट उंचीवरून निरखले तेव्हा ती जवळची वाटू लागली तिच्या जीवनातील तिच्या भोवतीचे लोकप्रियतेचे झगमगते तेजोवलय आणि तिच्या आंतर्मनात दडलेला निसर्गदत्त आध्यात्मिक विचारांचा प्रवाह हा विरोधाभास दृग्गोचर झाला तेव्हा अड्री हेबांचे जीवन अधिक वेधक वाटू लागले युनिसेफची अँबॅसेडर होऊन आफ्रिकेतील देशांमध्ये प्रत्यक्ष जाऊन दुर्दैवी बालकांना खोशीत घेणारी ऑड्री विलक्षण आकर्षक वाटू लागली मराठी वाचकांनाही एक लहानशी भेट रुजते की नाही हे तर प्रत्यक्ष वाचकांनीच ठरवायचे आहे ऑड्रीचे चित्रपट तिला मिळालेले पुरस्कार गौरव यांची यादी तिची प्रख्यात वचने आणि तिचा पुत्र शॉन याचे आपल्या आईशी असलेले श्रद्धापूर्ण नाते आईसा वारसा घेऊन त्याने समर्पित भावनेने सुरू ठेवलेले काम याचाही का का का या पुस्तकात समावेश केला आहे लेखिका डॉक्टर विनिता महाजनींच्या मनोगतानंतर आता मी इतिहासाच्या प्राध्यापिका व लेखिका डॉक्टर सुहासिनी देशपांडे यांनी लिहिलेली प्रस्तावना वाजते ऑड्री हेबनच्या चरित्र कहाणीच्या निमित्ताने ऑड्री हेबन म्हटले की रोमन हॉलिडे माय फेअर लेडी या यासारख्या अभिजात चित्रकृती आठवल्याशिवाय राहत नाहीत विनिता महाजनी या मनस्वी लेखिकेने प्रथमच ऑड्री हेबन या अभिनेत्रीचे जीवन चरित्र मराठीमध्ये आणले आहे ही खूपच मोठी स्वागतार्ह हो गोष्ट आहे एखादी कलाकृती जेव्हा सार्वकालिक ठरते तेव्हा तिला अभिजात कलाकृतीचा दर्जा प्राप्त होतो अशा कालजयी कलाकृती आल्या, हे जसे भाग्य, तसेच अशी कमालीचे आणि सार्वदेशिक आहे हे इथे अधोरेखित केले पाहिजे ऑड्रीचे पूर्वायुष्य जसे महायुद्धाच्या घुसमट्ट्या वातावरणाच्या झळांनी होरपळून गेले होते तद्वतच तत्कालीन चित्रपटसृष्टी ही महायुद्धाच्या बिकट वाटेवरून चाललेली होती महायुद्ध कालात तसेच युद्धोत्तर काळात जगभरातील वातावरण निराशा भ्रमनिराश वैफल्य आणि परस्पर संशयाने ग्रस्त होते एकोणीसशे सतराच्या रशियन राज्यक्रांतीनंतरच खरे जगाची दोन भागात विभागणी झाली होती राजकीय छळाला कंटाळून पूर्व युरोपातून अनेक जू लँड ऑफ फ्रीडम लँड ऑफ ऑपॉर्च्युनिटी म्हणून अमेरिकेच्या आश्रयास आलेले होते हॉलिवूडचे साम्राज्य जूननी पाहता पाहता आपल्या नियंत्रणाखाली आणले जू त्यातले जाणकार तज्ज्ञ होते असे नाही पण स्वतःच्या मायभूमीतून परागंधा व्हावे लागल्यामुळे शतकानुशतके अस्तित्वाची लढाई लढताना अनुभवाच्या शाळेतून शिकता आलेले चिवट शहाणपण होते ते देशभर स्वतःची मालकी हक्काची थिएटर्स चित्रपट वितरणाची व्यवस्था वर्षातील तीनशे पासष्ट दिवसांसाठी थिएटर्सना काम पुरवता यावे यासाठी एम जी एम पॅरामाऊंट फॉक्स वॉर्नर ब्रदर्स आर अशा बड्या चित्रपट संस्थांची निर्मिती करून त्याद्वारा मागणी तसा पुरवठा या तत्वावर प्रेक्षकांना आवडतील असे फॉर्म्युले घेऊन सिनेमांचे कारखाने धडधडत ठेवणे अशी पद्धतशीर व्यूहरचना जूननी केलेली होती अमेरिका जरी लँड ऑफ द फ्री असली तरी जूनना तिथे दुय्यम नागरिकत्वाची वागणूक मिळत होती अशा परिस्थितीत आपण सच्चे अमेरिकन नागरिक आहोत हे पटवून देण्यासाठी सर्वांना भावतील असे चित्रपट देण्यावर वंशवर्ण भेदापलीकडे जाऊन प्रत्येकालाच आपली वाटतील अशी मध्यमवर्गीय मूल्ये साधेपणा सोज्वळता यावर भर देण्यावर कटाक्ष असे त्याचबरोबर प्रेक्षकांची नाविन्याची तहानंही भागवली पाहिजे हे सारे अर्थातच आर्थिक गणितासाठी होते बरे सर्वच चित्रपट या बड्यांना बनवता येतीलच असे नाही हे ओळखून काही छोट्या स्वतंत्र स्टुडिओजना कॉर्पोरेशन्सना प्रोत्साहन देण्याचे धोरण हॉलिवूडनी ठेवले त्यात युनायटेड आर्टिस्ट जी सारखी संस्था ग्रीफीत चार्ली चॅपलेन मेरी पिकफोर्ड वगैरे मिळून स्थापन केली होती कलात्मक चित्रपटांना विरोध करायचा नाही तसेच प्रस्थापितांशी बंडखोरी करणाऱ्यांना सुद्धा सामावून घ्यायचे या हॉलिवूडच्या सर्व समावेशक धोरणामुळे जगभरातील प्रेक्षकांना खेचण्याचे सामर्थ्य होते हे होते मूवी मुगल्सचे यश पहिल्या महायुद्धानंतरची एकोणीशे एकोणतीस तेहतीस ची, ते ची आर्थिक महामंदी तर सिनेमा सृष्टीलाही त्रस्त करणारी होती साम्यवादी विचारांचा सा प्रभाव सिनेसृष्टीतील कामगारांच्या युनियन्स स्क्रीन लेखकांनी बनवलेले आपले कंफू त्या स्वरूपात हॉलिवूडच्या मूवी मुगल्सनाही भेडसावत होता त्यात भरीस बहर म्हणून नाझींच्या राजकीय छळापासून पळालेले युरोपियन निर्वासित हॉलिवूडमध्ये आश्रयाला येत होते त्यामुळे राजकारणातील उजव्यांची हॉलिवूडकडे संशयाची दृष्टी वळली होती हॉलिवूडवर दबाव येऊ लागला होता तो नाझीविरोधी फिल्म बनवाव्यात अमेरिकेच्या युद्धाबाबत अलिप्ततावादी धोरणावर आसूड ओढणारे सिनेमे बनवावेत यासाठी त्याचबरोबर हॉलिवूडची मक्तेदारी मोडून काढावी यासाठी अमेरिकन सरकारमधील मोठा गट प्रयत्नशील होताच एकोणीसशे अडतीसमध्ये अमेरिकन सरकारकडून हाऊस ऑफ अनअमेरिकन ॲक्टिव्हिटीज कमिटी निर्माण करून, करून हॉलिवूड मूव्ही मुगल्स म्हणजे कम्युनिस्टांची फळी असल्याचे सिद्ध करण्याचा प्रयत्न चालू होता अशातच दुसऱ्या महायुद्धाला तोंड फुटले आणि अमेरिका एकोणीसशे एक्केचाळीसमध्ये या युद्धात खेचली गेली महायुद्धानंतर लोकांचा सिनेमाबाबतचा मूड बदललेला होता युद्धोत्तर काळात मोठ्या प्रमाणावर उपनगरांकडे लोकांचे स्थलांतर नव्याने वाढणारे टी प्रस्थ हे आणखी एक आव्हान हॉलिवूड सिनेमासमोर होते दुसऱ्या महायुद्धानंतरचा एकोणीसशे ते अठ्ठावन्न हा काळ मात्र एखाद्या दुःस्वप्नासारखा होता दुसऱ्या महायुद्ध काळात जग उघडउड भांडवलशाही आणि कम्युनिस्ट अशा दोन गटात विभागले गेले युद्धोत्तर शीतयुद्धाने जग तणावपूर्ण स्थितीतून जात होते प्रचंड आर्थिक अडचणीचे सावट त्यावर पसरून राहिले होतेच पण राजकीय क्षितिजावर कम्युनिस्ट हेरांचे भय सर्वत्र भरून राहिलेले होते अमेरिकन सरकारने त्यावर विछंट करून कम्युनिस्टांची धरपकड सुरू केलेली होती टेलिव्हिजनच्या आव्हानाला सामोरे जाण्यासाठी चित्रपटाच्या तंत्रात बदल झाले भव्य पडदा कलर सिनेमॅटोग्राफी याद्वारे प्रेक्षकांना चित्रपटाशी बांधून ठेवण्याचा चांगला प्रयत्न होता याच काळात इटालियन सिनेमाने निओ आश्रय घेऊन या आव्हानांना तोंड देण्याचा प्रयत्न केला तर हॉलिवूडमध्ये फिल्म वार ही नवी चित्रपटशैली उदयाला आली एकोणीसशे चाळीस ते पन्नासचे दशक हे या फिल्म नवारनं हॉलिवूड सिनेमा लोकप्रिय केल्यामुळे महत्वाचे ठरले आर्थिक आघाडीवर यशस्वीपणे तोंड देण्यासाठी प्रथितयश स्टारकास्टचा आग्रह न धरता नवे चेहरे घेऊन कमी बजेटमध्ये सिनेमे निर्माण होऊ लागले त्यांचे विषय गुन्हेगारी आणि हेरगिरीवर आधारित साहित्यातून घेतलेले असत याच काळात क्रॉस फायर द सनसेट बुलेवार्ड लेटर फ्रॉम अॅन अननोन वुमन ऑल द किंग्ज मेन लॉस्ट बाउंड्रीज इंट्रूडर इन द डस्ट जेंटलमॅन्स ॲग्रीमेंट असे युद्धोत्तर काळातील एकोणीसशे शेहेचाळीस ते एक्कावन्न सुंदर आणि संस्मरणीय चित्रपट बनले एकोणीसशे सत्तेचाळीसमध्ये बनलेल्या क्रॉस फायर ची कथा सेमेटिक वंशविरोधी कल्पनेवर आधारित आहे तर जंटलमॅन्स ऍग्रीमेंटमध्ये एकोणीसशे सत्तेचाळीस शोधपत्रकारिता करणारा एक पत्रकार ग्रेगरी पेक आपण ज्यू असल्याचे सांगून न्यूयॉर्कमधील खोलवर असलेल्या वांशिक द्वेष संकुचित वृत्तीवर प्रकाश टाकतो लॉस्ट फाउंड्री एकोणीसशे एकोणपन्नास याचा नायक स्कॉट कार्टर हा गोऱ्या कातडीचा आफ्रिकन अमेरिकन असून डॉक्टरची पदवी घेतल्यानंतर त्याला केवळ त्याच्या कातडीच्या रंगामुळे नोकरी मिळणे कठीण जाते ऑट्री हेबनचा पहिला नवरा मेल फेरर याचा हा पहिला चित्रपट तर ऑल द किंग्ज मेन एकोणीसशे राजकीय नेत्या की एका कथा है जो एका लहानशा काउंटीम गवर्नर का मैंशन पर्यत मजल मारतो और काउंटी प्रशासनातील भ्रष्टाचार उघड़कीत फॉर प्रकृति का चित्रपट मुद्दम उल्लेखने का हेतु हाज कि का ही संकल्पना स्पष्ट वहाव्या तसेच कशा प्रकार विषया की हाथनी होत होती लक्षायांटी सेमेटिजम एंटी कम्युनिजम रेसिजम अशा अनेक लाटांनी समाजाच्या अस्वस्थ दर्याचे दर्शन या काळातील अनेक चित्रपटांमधून घडत होते शीतयुद्ध काळात कम्युनिस्टांसाठी हेरगिरी करत असल्याच्या संशयावरून धरपकडीचे सत्र आणि त्याद्वारे आपल्या राष्ट्रप्रेमाचे प्रदर्शन या सर्व घडामोडींचा प्रभाव चित्रपटांवर पडलेला दिसतो कारण अखेरीस साहित्य कला म्हणजे तत्कालीन समाजस्थितीचा यथार्थ चेहरा दाखवणारा आरसाच असतो द वे वी we व्हॅर द फ्रंट गिल्टी बाय सस्पिशियन यासारख्या हॉलिवूड चित्रपटातून त्याचे प्रतिबिंब पडलेले दिसते अमेरिकन स्वातंत्र्याचा आणि भांडवलशाहीचा आपला असा एक चेहरा होता लिस्ट करून या क्षेत्रातल्या अनेकांची जीवने संपवण्यात आली अनेकांची करिअर्स बर्बाद झाली काही दशके तरी हे चालूच होते फार कशाला चार्ली चॅपलिन देखील यातून सुटला नाही एकोणीशे बावनमध्ये चार्ली चॅपलिन लंडनला गेलेला असताना अमेरिकन अटॉर्नी जनरलने त्याला तार पाठवून सांगितले इकडे परत येण्याची गरज नाही ही एक प्रकारची हद्दपारीच होती काळाच्या आणि परिस्थितीच्या तडाख्यात हॉलिवूडचा एक खांबी अवाढव्य डोलारा कोसळला तथापि इंग्मर बर्गमन जॉ कॉकटे फेडरिक फिलेनी सत्यजित रे अकीरा कुरोसावा असे प्रतिभावान चित्रपट निर्माते दिग्दर्शक ही या काळाची उपलब्धी म्हणायला हवी भय आणि अविश्वासाच्या परिस्थितीत काही नवे कलाकार उदयाला आले काही जुन्या श्रेष्ठ अभिनेत्यांनी आणि दिग्दर्शकांनी खूप चांगल्या कलाकृतींची निर्मिती केली दूरदर्शनच्या वाढत्या आव्हानाला तोंड देण्यासाठी भव्य चंदेरी पडदा आणि कलर सिनेमॅटोग्राफी याबरोबरच विज्ञानावर आधारित चित्रपट गँगस्टरपट वेस्टर्न चित्रपटांबरोबरच कौटुंबिक भावनाट्यपट अशा वैविध्यपूर्ण निर्मितीने एक ताजेपणा एक चैतन्य चित्रपटसृष्टीला लाभले चाकोरीबाहेरचे चित्रपटही येऊ लागले जगभरातील प्रेक्षकांना आकर्षित करणाऱ्या आणि खिळवून ठेवणाऱ्या चित्रपटांचा हा काळ होता लव इज मेनी स्प्लेंडेड थिंग्स फ्रॉम हिअर टू इटर्निटी ब्रिच ऑन द रिव्हर क्वाय पार्थ्स ऑफ ग्लोरी अ स्टार इज बॉर्न आणि ऑट्री हेपनची गाजलेली म्युझिकल जी जी महायुद्धाने उद्ध्वस्त झालेले भय आणि नैराश्याने ग्रासलेले देशही स्वतःला सावरूप बघत होते आपले आर्थिक आणि सांस्कृतिक स्त्रोत आपले आपणच जोपासले पाहिजेत या जाणिवेतून प्रतिभावंत आपल्या परीने कार्यरत झाले होते साहित्य व कलाक्षेत्र यात नेहमीच आघाडीवर असते युद्धात उद्ध्वस्त झालेला जपान स्वतःच्या भीषण वर्तमानाकडे बघू शकत नव्हता भविष्य घडवायचा तर आपल्या वैभवशाली भूतकाळातून ऊर्जा स्फूर्ती मिळवायला हवी यातूनच अकिरा कुरोसावा या अकीरा जपानी चित्रपट निर्माता दिग्दर्शकाचा उदय झाला सेवन सामोराईच्या निर्मितीने मध्ययुगीन जपानच्या गौरवशाली संस्कृतीकडे त्याने जपानी आणि जागतिक प्रेक्षकांना वळवले अकीरा कुरोसावाचा एक अत्यंत वेगळा आणि प्रेक्षकांना खिळवून ठेवणारा चित्रपट राशोमानचा उल्लेख केलाच पाहिजे एक क्रांतिकारी सायकोलॉजिकल थ्रिलर म्हणून समीक्षकांसह रसिकांनी त्याचा गौरव केला आहे अत्यंत कल्पकतेने फ्लॅशबॅक तंत्राचा वापर करून सत्याचा शोध आणि न्यायाची व्याख्या यावर प्रेक्षकांना अंतर्मुख होऊन विचार करायला लावलेला आहे राशोमांचे यश यातच होते की हिरोशिमा नागासाकीच्या विध्वंसानंतर नैराश्यात खसलेल्या जपानला नवा आत्मविश्वास जपानला नवी ओळख त्याने मिळवून दिली जपान जर्मनी इटली या युद्धात उद्ध्वस्त झालेल्या देशांना चित्रपट हे एक असे माध्यम होते ज्यामुळे आपला पराभूत वर्तमान विसरून वैभवशाली भूतकाळाचे पुनः स्मरण करता येत होते नवनिर्मितीतून आत्मविश्वास जागवता येत होता एका मोठ्या संक्रमण काळात एक सार्वकालिक मूल्य जपणारा सार्वदेशिक अपील असलेला सोजवळ चेहरा अत्यंतिक निरागस आणि पारदर्शी चेहरा उदयाला आला होता ऑड्री हेपन युद्धकाळातील भयावह आठवणींनी तिच्या आयुष्यावर एक खोलवर ठसा उमटवला होता एक बॅलेरीना म्हणून करिअर घडवण्याची तिची सुरुवात अखेर एकापेक्षा एक सदाबहार अभिजात चित्रपटांच्या ऊर्थरेशी आलेखात परिवर्तित झाली व एक अत्यंत विलोभनीय आणि साधे सोज्वळ असे वेगळेपण निर्माण करणारी अभिनेत्री म्हणून रसिकांनी तिच्यावर लोकप्रियतेची मोहोर उमटवली सरका जगनमान्य पुरस्कारांनी त्यावर सिद्धताज चढवला ही होईल ऑड्रीची यशोगाथा या यशोगाथेला ऑड्रीच्या मानवतावादी निरपेक्ष समाजसेवेची जोड नसती तर ही यशोगाथा आजवरच्या अशा असंख्य यशोगाथेतील एक म्हणून गणली गेली असती कारण जगभरातल्या यशोगाथा या एकसारख्याच असतात असे म्हणतात पण ऑड्रीने आपल्या उत्तर आयुष्यात युनिसेफसाठी जे मोलाचे योगदान दिलं त्यामुळे तिची यशोगा तिची चरित्र कहाणीसाठी काम करण्याचा वारसा तितक्याच तळमळीने पुढे चालवतो आहे हे महत्वाचे बाबा आमट्यांच्या माघारी त्यांची तिसरी पिढीही जेव्हा आनंदवनात काम करण्याच्या निर्धाराने समाजसेवेचे कंकण बांधून उभी राहते त्याचे महत्व आपण भारतीय जाणतो पुढील पिढ्यांना मिळणारे संस्कार महत्वाचे असतात आज शॉन फेररचे आईच्या नावाने स्थापन केलेल्या फाउंडेशनचे विस्तारलेले क्षितिज म्हणजे ऑड्रीच्या यशावर चढवलेले आणखी एक यश आहे एक श्रेष्ठ दर्जाचा दिग्दर्शक सृजनशील कलावंत आणि त्याही पलीकडे एक सहृदय माणूस म्हणून शॉन हेपन फेरर याचे व्यक्तिमत्व उलगडण्याचा सुंदर आविष्कार प्रस्तुत पुस्तकात वाचकांना अनुभवायला मिळेल ऑड्रीच्या चरित्र कहाणीद्वारे तिच्या व्यक्तित्वातील अनोख्या पैलूंवर इतका सुंदर प्रकाश लेखिकेने टाकलेला आहे की त्यामुळे ही साहित्यकृती कृती वर्तमानाच्या संदर्भातही अर्थपूर्ण ठरते अन्यथा केवळ स्मरण एवढेच तिचे मूल्य झाले असते विनिताने आजवर सहा कविता संग्रह प्रवास बालवाङ्मय अशा वैविध्यपूर्ण विषयांवर मराठी इंग्रजी आणि जर्मन भाषांमधून विपुल लेखन केले आहे त्यातही समर्थ रामदास स्वामींचे मनाचे श्लोक व मनोबोध जर्मन भाषेत नेऊन तिने आम्हा मराठी माणसाच्या गौरवाची पताका सीमापार फडकवली आहे असे असताना ऑड्री हेबनचं चरित्र हा काय नवा उपद्व्याप असे मला बिलकुलच वाटले नाही कारण ऑड्री हेबन आणि लेखिका यांच्यातील एक आत्मिक आध्यात्मिक बंध आहे ज्यामुळे विनिताला हे लेखन करण्याची अदम्य अंतप्रेरणा आंतरिक उर्मी निर्माण झाली असं मी खात्रीपूर्वक म्हणू शकते विनिताने ऑड्रीच्या विविधरंगी व्यक्तिमत्वातील धागे सहज सुंदरपणे रेशमी लढी उलगडाव्यात तसे एकाच वेळी उलगडून आणि कमालीच्या बेमालूमपणे गुंफून दाखविले आहेत इतकेच नाही तर तिचे समकालीन स्त्री पुरुष कलाकार तिचे विविध नायक अभिनेते यांच्याविषयीची आवश्यक ती अत्यंत चपखल माहिती या चरित्रातून ती आपल्याला देते मग तो ग्रेगरी पेक असेल सीन कॉर्नरी असेल डॅनी के असेल त्यांच्याविषयी लिहिताना आवश्यक तेवढेच भाष्य करून ती पुढे जाते विषयांतर न करता किंवा अनावश्यक माहितीचा फापट पसारा न वाढवता चरित्र कहाणीचा ओघ कायम राखते आणि तरीसुद्धा ऑड्री हा केंद्रबिंदू धरून त्या अनुषंगाने येणारी सारी माहिती जाता जाता सहजपणे ती आपल्याला पुरवते हे लेखक म्हणून असलेले तिचे भान मला अधोरेखित करावेसे वाटते विनिताची लेखनशैली अत्यंत सरल सुबोध आणि एका आंतरिक लयीने बद्ध अशी आहे त्यामुळे वाचकाला ती त्या लयीशी बांधून ठेवते तिची संवेदनशीलता कवीवृत्ती आणि एक विलक्षण अलिप्त तादात्म्यता हे त्या लयीचे रहस्य आहे एक टाकी लिहिण्यात कुठे अडत नाही कि कुठे कृत्रिमतेला बळी पडत नाही मंत्र सप्तकाप्रमाणे ही लय नुसती अनुभवत वाचन एकादमात पुरे करत राहावे याला काही प्रत्यवाय नाही बारा प्रकरणात विभागलेल्या या चरित्र प्रवास प्रत्येक अध्यायाला दिलेल्या समर्पक शीर्षकामुळे अनुक्रमणिकेपासूनच उत्कंठावर्धक आणि विलोभनीयही वाटतो एक समृद्ध आणि उच्च मानवी मूल्यांचे पाथेय दर्शवणारे हे चरित्र मराठीत आणल्याबद्दल त्याचे अभिनंदनपूर्वक स्वागत वाचक करतील असा मला विश्वास आहे हे चरित्र प्रथमच मराठीत आणण्याचा मान पटकावल्याबद्दल पद्मगंधा प्रकाशनच्या गुणग्राहकतेचे सुद्धा मी अभिनंदन करते येणाऱ्या अशाच अनेक अमूल्य लेखनासाठी माझे शुभेच्छा देऊन थांबते डॉक्टर महाजनींनी लिहिलेला ऋणनिर्देश वाचते आणि त्यानंतर ऑड्री हेबनच्या चरित्र कहाणीला सुरुवात करते ऋणनिर्देश सर्वप्रथम पद्मगंधा प्रकाशनाचे सर्वे सर्वा श्री अरुण जाखडे यांना हार्दिक धन्यवाद तत्परतेने त्यांनी केलेले सहकार्य ही उल्लेखनीय गोष्ट आहे ते स्वतः एक दर्दी दर्दीलेखक असल्यामुळे त्यांची साहित्याची पारखं ही लक्षणीय आहे फर्ग्युसन महाविद्यालयात शिकत असतानाचे सहाध्यायी सुरूत माधव वझे यांचे मोलाचे सहकार्य झाले आहे त्यांनी विशेष रस घेऊन हे पुस्तक साकार होण्यासाठी पाठपुरावा केलेला आहे त्यांना अनेक धन्यवाद इतिहासाची प्राध्यापिका व लेखिका डॉक्टर सुहासिनी देशपांडे हिचे मनापासून आभार तिने प्रस्तावनेत हॉलिवूडच्या सिनेजगताची पार्श्वभूमी थोडक्यात सांगितली आहे त्यामुळे प्रस्तावना समर्पक झाली असे वाटते माझी तरुण आर्किटेक्ट मैत्रीण कल्पना देवन हिचे संहिता लिहिण्याच्या कामी सहज सहकार्य असते तिला मनपूर्वक धन्यवाद माझी बहीण कल्पना देवळणकर ही माझ्या लेखनाची नेहमीच पहिली वाचक असते तिची वाङ्मयाची जाण हा एक दिलासा असतो याचा येथे आवर्जून उल्लेख करावा असा वाटतो तसेच माझे तीन पुत्र अमोल सुजात नीरज यांचाही येथे अनौपचारिक उल्लेख करावासा वाटतो त्यांच्या हायटेक सहकार्यामुळे माझे कोणतेही पुस्तक तयार होणे सुलभ होते पद्मगंधा प्रकाशनच्या सर्व सहकार्यांचे अर्थातच विशेष आभार पद्मश्री अरुण फिरोदिया यांनी पुस्तक वाचून त्यातील आशयाची ओळख करून दिल्याबद्दल त्यांना सहर्ष धन्यवाद आशय फिल्म क्लबचे सतीश जकातार यांनी प्रस्तुत पुस्तकाच्या प्रकाशन समारंभाची व दोन दिवसांच्या ऑटरी हेपन फिल्म फेस्टिवलची कल्पना सुचवली तसेच तो आयोजित करण्याची संपूर्ण जबाबदारी घेतली याबद्दल मी मनापासून कृतज्ञता व्यक्त करते